श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग चौथा श्री वसिष्ठ म्हणाले हे निष्पापारामा मन बुद्धी अहंकार आणि इंद्रियादिक हे सर्व निर्विषय छिन्मात्र आहे तेव्हा आता ते जीवादी कोठे स्थित आहेत नेत्ररोग जलपात्र आणि आरसा यांच्या योगाने एका चंद्रानेच स्वतःलाच जशी अनेकता दिलेली असते त्याचप्रमाणे एका आत्म्यानेच स्वसत्ता संसर्गाध्यासाने हे सर्व नानात्व उत्पन्न केले आहे अंधकाराचा क्षय झाला असता जसे नेत्रांचे अंधत्व जाते त्याप्रमाणे प्रत्येकात्म दर्शनाने भोगतृष्णारूप विषयाचा वेग जेव्हा शांत होतो तेव्हा लगेच अज्ञान नष्ट होते शरत्कालाच्या प्रभावाने धुके जसे नाहीसे होते त्याप्रमाणे अध्यात्मशास्त्र याच मंत्राचा मनात चांगला विचार केला असता रूपी महामारी क्षय पावते हे रामा अज्ञान क्षीण झाले की चित्त आपल्या बांधवांसह क्षीण झाले आहे असे समज कारण आकाशातील मेघ वितरून गेले असता गारठा आपोआप शांत होतो तंतू तुटला हारातील मोत्यांची रचना जशी विस्कटते त्याप्रमाणे चित्त अचितात्वास प्राप्त झाले की वाचना भ्रम शांत होतो हे रघुनाथा आम्ही दाखवलेल्या या शास्त्रार्थाची <coughs> शास्त्र रहस्याची उपेक्षा करून जे त्याचा घात करण्यासाठी विपरीत भावना करतात ते कृमिकीट इत्यादी भावास प्राप्त करणाऱ्या पापासाठी दुर्बुद्धीला मिळतात म्हणजे त्यांना पापाची दुर्बुद्धी होते ज्याप्रमाणे वारा थांबला असता सरोवराची चंचलता शांत होते त्याप्रमाणे अज्ञान नष्ट झाले असता नूतन रक्तकमलावर सुंदर नेत्रांच्या स्त्रियांविषयींची लवलुपता क्षेपवते रामा आकाशात जसा वायू त्याप्रमाणे तू अत्यंत व्यापकपदी स्थिरता प्राप्त करून बसला आहेस तू भाव आणि अभाव यांनी रहित झाला आहेस हे रघुकुल तिलका स्तुतिपाठकांनी पहाटे राजाला जागे करण्यासाठी वाजवलेल्या वाद्यांनी राजा जसा जागा होतो त्याप्रमाणे तू माझ्या उपदेशाने बोधाला प्राप्त झाला आहेस तुझ्या मनातून अज्ञान निद्रा पार नाहीशी झालेली आहे असे मी समजतो कारण हे रामा गुरु कुलगु उपदेश सामान्य मनावरही जर ठसतात तर ज्याची बुद्धी फारच उत्तम आहे तुझा कसे नहीं। एकदम मुरते, तसे तुझा मनात एकदम कारण तू माला आप्त मानस वचन अतिशय ग्राह्यू समझतोस प्रभावशाली आम्मी तुम्हाघुकूल तिलको नित्य कुलगुरु आहोन हे श्रेष्ठा मी सांगितलेले हे शुभवचन तू आपल्या हृदयात सत्वर धारण करीवासिष्ठ महारामायणे पूर्वार्धे पूर्वाधे चतुर्थ सर्ग राम